पुस्तक घामाची फुले व करुणा देवी लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटी गोष्ट चौथी अश्रुंचे तळे ते शहर फार सुंदर होते पृथ्वीवरचा तो स्वर्ग होता असे लोक म्हणत रात्री विजेची रोषणाई झाली म्हणजे फारच मनोहर देखावा असे डांबराचे रस्ते होते सुंदर उपवणे होती त्या शहरात मोठमोठी नाटकुळी म्हणजे मोटारीतून सुंदर पोशाख करून नरणारी जात असत जगात कुठे दुःख असेल असे त्या फुलपाखरांना पाहून मनात कधी येणे शक्य नव्हते परंतु स्वर्गाजवळच नरक असतो कमळाजवळ चिखल असतो फुलाजवळ कीड असते जीवनाजवळ मरण असते प्रकाशाजवळ अंधार असतो स्वातंत्र्याजवळ दास असते वैभवाजवळ विपत्ती असते आर पानजवळ विलाप सुखाशेजारी दुःख असते हास्याचा जवळ अश्व त्या सुंदर सुखी अपरंपार दुःखही होते त्या शहरात एक भली मोठी धर्मशाळा होती त्या धर्मशाळेच्या आवारात एक मोठा विस्तृत तलाव होता दिवसभर शहरात भीक मागणारे लोक रात्री या धर्मशाळेत येऊन राहत असत कोणी कणत कोणी कुंथत कोणी रडत कोणी ओरडत कोणाला रोग होते कोणाला काळी होते कोणाला शारीरिक वेदना कोणाला मानसिक पृथ्वीवरचा तो नरक होता त्या भिकाऱ्यात लहान होते थोर होते स्त्रिया पुरुष मुले सारे प्रकार होते धर्मा एका भिकाऱ्याचाच मुलगा होता मान मोडीच्या साथीत त्याचा बाप त्याला सोडून गेला होता भिकेची झोळी मुलाला देऊन तो निघून गेला धर्माला वाईट वाटले भिकार असते प्रेम असते सारे असते बाप मेला त्या दिवशी धर्म वेड्यासारखा झाला होता बापाचा देह ना पुरता येईल ना जाळता येईल पित्याच्या तो रडत बसला बाकीचे भिकारी जगण्यासाठी भीक मागावयाच गेले शेवटी खटारा आला व हो तो मुर्दा गाडीतून नेण्यात आला मेलेली कुत्री मेलेली मांजरे मेलेली उंदीर मेलेले पक्षी त्या गाडीतूनच नेमण्यात येत असत धर्मा त्या गाडीच्या पाठोपाठ रडत रडत गेला पित्याला पुरण्यात आले धर्मा रडून माघारी आला दुःख कमी झाले दिवस जात होते अधून मधून त्या पित्याला पुरेश आई बापाचे फाटके वस्त्र त्याने जवळ होते जणू पितृ हृदय पितृ प्रेम त्याने बाळविले होते रात्री फाटके दुटके वस्त्र पोटाशी धरून ती झोपी जाई कितीही थंडी असली तरी तेवढेसे वस्त्र त्याला पुरे त्याच्याजवळ पांग्रवाया दुसरे काय होते गरीबाला थंडी वाजतच नाही श्रीमंतची थंडी जगातला सारे गरम कपडे घालूनही राहत नाही ते धूत नसे फाटावायाचे एखाद्या वेळी लवकर आणि ते थोडेच मळणार होते गंगा का मळते चंद्रसूर्य का मावळता देव का मळतो प्रेम हे मळत नाही ते सदैव उजळतच असते धर्माजवळची ती चिंदी श्रीमंतानी ती पाऊल नाक धरले असते त्यांना तिची दुर्वंधी आली असती अतेरे ते पदार्थ फुलांचे हार गजरे यांचा श्वास घेण्याची त्यांच्या श्रीमंत नाकांना सवय झालेली असते धर्माच्या वास प्रेमाचा वास तो समजण्याची शक्ती त्यांच्या नाकात उरलेली नव्हती ती फाटलेली चिंधी आणखी फाटेल म्हणून धर्माभीत असते किती हळूहळू हाताने तोड धरी जणू फूल कुसकरेल अंकुर मोडेल कमळावर भुंगा जितक्या हळूरितीने बसतो तितक्या हळूवारपणे तो ती चिंदी जरी, कोणी ती चिंदी चोरी असे त्याला वाटे आपला हा अमोल ठेवा कोणी लुबाडील असे भय त्याला वाटे एका दुसरा भिकारी हात पुसायला नाक पुसायला ही चिंदी नेईल असे त्याला वाटे भिकारी भिकाऱ्यांचीही चोळी करतात चिंधी नसणाऱ्या भिकाऱ्यांपेक्षा धर्म हा श्रीमंत होता चिंदीचा तो मालक होता चिंदीचा भांडवलवाला होता त्या दिवशी सरदार गोपाळदास यांच्याकडे विवाह सोहळा होता गोपाळदसांची मुलगी हेमलता हिचा विवाह होता हेमलता कितीतरी शिकलेली होती श्रीमंत बापाची ती लाडकी लेख त्यात पुन्हा विभूषित आणि सुंदर मग काय विचारता विलायत जाऊन आलेल्या एका तरुणाशितीचा विवाह होणार होता वधू जोडा फारच अनुरूप होता सागर व सरिता चंद्र व रोहिणी असा हा जोडा आहे असे बडे लोक म्हणत गोरज मुहूर्तावर लग्न होते शेकडो मोटारी येत होत्या श्रीमंत श्री पुरुष येत होते विजेचा समजमाट होता वादे वाजत होती रेडिओ लागले होते फुलांचा अतरांचा सुटला होता मोठ्या थाटाने लग्न लागले दुसऱ्या दिवशी गोपाळासांकडे मोठी मेजवानी होती दिवाणखाण्यात पान सुपारीची चांदीची तपके होती श्रीमंतांची थुंकी जिलावयास पीक जाण्या तयार होत्या संगीत चालले होते खेळ चालले होते तेथे कशाची वाढ नव्हती पंक्ती बसण्या चंदनाचे पाठ होते चांदीची ताटे होती उद्बत्यांचा गंगमाट होता भक्वानाचा सुवास सुटला होता मंडई जेवायला बसली आग्रह होत होता मंडळींचे नको नको चालले होते प्रत्येकाच्या चा पानात चार लोकांचे पोट भरले इतके अन्न फुकट जात होते अहो घ्या आणखी एक लाडू व मग वर सोडा घ्या पोट हलके होईल घ्या असे चालले होते डॉक्टर आहेत सोडे आहेत मग खायला कमी का करावे परंतु श्रीमंतांची चै निराळ्याच प्रकारची असते निळ नावाच्या रोमन बादशाला रोम शहराला आग लावून की बघाव्यास मौज वाटे तसेच या श्रीमंतांना अन्नाचा नाश करण्यास मौज वाटत असते कोणाच्या पण काही टाकले नसेल तर ते श्रीमंतांना अपमानाचे वाटते ज्याच्याकडे अन्न जास्त फुकट जाते तो जास्त श्रीमंत जेवणाऱ्यांना श्रम होत होते शेतात काम करणाऱ्या मजुराला घाम सुटत नाही इतका घाम लाडू फोडताना व तो तोंडात टाकताना त्यांना येत होता श्रमाचा विसर पडावा म्हणून रेडिओ लावले होते घाम जिरावा म्हणून पंखे फिरत होते थोडा मोठ्यांचे जेवण ते का पाच दहा मिनिटात आटकणार होते तास दोन तास पंगत चालली होती बाहेर दारांशी ही कसली गर्दी ही मंडळी कोणाच्या मिजवणीसाठी आली आहे यांना कोणी बोलावले प्रेमाला बोलावणे लागत नाही भिकाऱ्यांचे सर्वांवर प्रेम असते तो सर्वांच्या घरी जातो त्या धर्मशाळेतील शेकडो भिकारी तिथे जमले होते पानातील उष्टे माष्टे मिळावे म्हणून ते आले होते दारातील उद्धट डोकर त्यांना दडावीत होता अजून पंगत उठली नाही तो आले कुत्रे ओरडाल तर खबरदार उवर बडी बडी मंडळी जेवत आहेत तुम्हाला लाज नाही वाटत कावळ्यांची काव काव, कोल्यांची कुई कुई असे तुम्ही चालवलं आहे गडबड कराल तर काही देणार नाही नोकर व्याख्यान देत होता नको रे दादा असं करू आम्ही गप्प बसतो दोन दिवसांची उपाशी आहोत धन्याला पुण्य लागेल ताईबाईला आठ लेकरे होतील वगैरे बोलणी भिकाऱ्यांची चालली होती मेजवानीच्या ठिकाणचे दृश्य व हे रस्त्यावरील दृश्य हे दोन्ही दृश्य पाहून त्या नगरच्या वैभवाची खरी कल्पना आली असती आज संपत्ती होती बाहेर विपत्ती होती आज संगीत होते बाहेर खोरपोटे होते आज सुकाळा होता बाहेर दुष्काळ होता आज अजिर्ण होते बाहेर उपासमार होती आज सुख होते बाहेर दुःख होते आज आनंद होता बाहेर खेद होता आज जीवन होते बाहेर मरण होते आज सन्मान होता बाहेर निंदेपणा होता आज स्वर्ग होता बाहेर नरक होता आज चष्मे होते बाहेर आंधळे होते आज पोशाखी होते बाहेर उघडे होते आज आग खाण्याचा आग्रह चालला होता बाहेर नोकर गुरुत होता आज पंखे होते बाहेर ऊन होते आज थंडगार होते बाहेर झळा होत्या ती दोन दृश्ये त्यातील विरोध अंगावर शहारे आणणारा होता हृदय हलविणारा होता विचार जागृत करणारा होता बडी मंडळी उठली त्यांनी कडकमळांचे प्रक्षालन केले हात रुमालांनी पुसून ते दिवाण खाण्यात गेले सुंदर रेशमासारख्या मृदू पिकलेल्या पानांचे तांबूल मुख कमला जाऊ लागले ओठ रंगू लागले विषावंतांच्या थोड्या विषारी रंगल्या गायनाला रंग चढला परंतु गाणी ऐकता ऐकता थकलेली मंडळी लोडांजवळ वाम करू लागली श्रीमंतांच्या ताटातील अन्न बाळड्या खाली नेण्यात आले लाडू जिलेब्या भजी सारे त्यात होते भिकारी अस्वस्थ झाले त्यांच्यात चळवळ सुरू झाली कोणी पुढे हुसू लागले कोणी गरीब बापणेमागे सरकू लागले नोकराने त्या बाळड्या दाराशी आणल्या ज्याची वाहट पाहत ते भक्त इतका वेळ उन्हा ते त्यांचे परब्रम्ह बाळ्यातून दिसू लागले पाखरांना ज्याप्रमाणे दाणे फेकतात उज्जैनीला क्षिप्रा नदीतील माशांना व कासवाना सरकारी नोकरांकडून कणक्याचे गोळे जसे फेकण्यात येतात त्याप्रमाणे ते, ते नोकर अन्न फेकू लागले ते घेण्यासाठी झोंबा झोंबी होऊ लागली परातीत अन्न घेऊन नोकर उभा राहिला भिकारी हात वर करू लागले अरे मला हात लागेल ना धूर सारा असे तो सणाधरी नोकर ओरडला लाडू जिरेब्या भजी त्यांच्या झोळ्यात त्यांच्या पदरा अटकण्याऐवजी तो फेकी कोणी आर दान भिकारी वरच्यावर झेली जमिनीवर पडे ते वेचण्यासाठी मारामारी होईल नोकऱ्याचा खेळ चालला होता तो त्या भिकाऱ्यांना लढवीत होता रेड्यांच्या झुंजी कोंबड्यांच्या झुंजी संस्थानीत लावतात या श्रीमंताच्या नोकराने भिकाऱ्यांच्या झुंजी लावल्या धर्माला अद्याप काहीच मिळाले नव्हते तो पुढे घुसेल परंतु पुन्हा मागे लोटला जाईल शेवटी होती नव्हती ती शक्ती एकोटून तो पुढे सरकला व एकदम त्याने हात वर केला त्या नोकऱ्या तो हात लागला अब्रण्यम तो सनातनी धर्मनिष्ठ नोकर खवळला मालदीत भिकारडी शिवला कोट्या आहे तो कोरगा असे तो गरजला हा पहा हा पहा असे म्हणून इतर भिकारी धर्माला पुढे आणू लागले त्या नोकराने त्याचा हात धरला व त्याच्या दोन चार थोबाडीत दिल्या धर्मा पडला त्याच्या पोटावर त्या धार्मिक नोकराने पाप भिरु नोकराने लाच मारली केवी केळीवाणी किंकाळी फोडली परंतु त्याच वेळेस गाण्याची एक सुंदर प्लेट दिवाण खाण्यास लागली होती त्यामुळे ती किंकाळीवर कोणाला ऐकू गेली नाही खरखटे वाटून झाले दादा आम्हाला नाही मिळालं आम्ही जरा थांबतो दुसऱ्या पंक्तीचं ध्येरेच म्हणता आलं थोडासा असे काही दिन भिकारी म्हणत होते दिवस मावत संध्याकाळ होत आली तरीही काही भिकारी आशिने तेथेच बसले होते रस्त्यावरच्या थंड होणाऱ्या धुळीत बसले होते रात्र झाली शहरात दिवे लागले गोपादासांचा बंगला इंद्रापूर सारखा दिसू लागला आकाशातील हजारो तारका खाली येऊन त्यांच्या घराचा आग बाहेर चमकत होते की काय कोणास कळे का दीनदरिद्र लोकांचे जळते आत्मे होते ते रात्री गोपाळासांकडे जलसा होता प्रसिद्ध गवई आले होते नाच रंगही होता आईशा रामाला वसुख तोटा नव्हता परंतु तो धर्मा होता अन्नाची वाट पाहून सारे भिकारी गेले त्या धर्मशाळेत सारे शिरले आलेले तुकडे तळ्याकाठी बसून ते खाऊ लागले परंतु धर्मा कोठे आहे तो का अजून भीक माग हिंडत होता का पित्याच्या अस्थिथे थंडगार वारा सुटला होता रस्त्याच्या कडेला लोटलेला तो पहा एक जीव जिवंत होत आहे अरे हा तर आपला धर्मा त्याच्याने उठवत नाही ईश्वराच्या वाऱ्याच्या रूपाने आलेला थंड शीतल हात त्याच्या सर्वांगावरून फिरला त्याच्यात जीवन आले हे काय तो काय शोधित आहे धर्मा काय रे तुझ्या हरवले लाडू जिलेबीचा तुकडा भजे का भाजी काय हळवले गेलं माझ सर्वस्व गेलं अरे रे आता मला कोणाचा आधार मला ऊब कोण दिल माझे अश्रू कोण पाहिल नेलं माझं धोतर नेलं लुटल मला माझा ठेवा कोणीने देवा नेला वडिलांची कृपा गेली ते छत्र गेलं त्या मुलाचा शोक त्या अभिकाराच्या पोराचा शोक बाकरीसाठी नव्हता लाडवासाठी नव्हता जिलेबीसाठी नव्हता पित्याच्या त्या स्मृतीचिन्हासाठी होता त्या जीर्ण चिंडीसाठी होता धर्माच्या पोटात कळायत होत्या त्या भूकेच्या होत्या का लता होत्या का उभय होत्या पोटावर हात ठेवून कसा तरी धर्मा चाल जात होता त्याचे होते नव्हते ते सारे बळ जणू निघून गेले त्या वस्त्रात चैतन्य होते त्याचे प्राण वश्रमय होते वाटेत घेर डोळ्यासमोर अंधारे येईल बसे कसे करून तो त्या धर्मशाळेत जाऊ इच्छित होता शेवटी तो पोहोचला त्या तळ्याच्या काठी तो गेला तिथे तो रडत बसला डोळ्यातील सागर तलावात रिताहू लागला तो तलाव जणू भिकाऱ्यांच्या घरी संगीत चालले होते वाजा आहे असे रसिक म्हणत होते शिगारे टोडित होते विडे खात होते पेले झोकीत होते सकाळची वेळ झाली सूर्यनारायण बाहेर आला पाखरे घरड्यातून बाहेर पडली भिकारी वनवण करण्यासाठी बाहेर पडले परंतु त्या तळ्याखाटी कोण अजून निजलेले आहे धर्मा है तो प्राण ही देवाघरी भिक्षा मगने गए तरी तेला मेल का,